पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबणी रुस्तुम लेखक साने गुरुजी, वाचक विद्यापाटील नदी शेवटी सागराला मिळेल प्रकरण सहावे मधुरीची भेट माधव जे पेय प्यायला त्याचा एक विशेष परिणाम होत असे ते पेय प्यायल्यावर जी श्री प्रथम दिसेल तिच्यावर प्रेम जडायचे असे होत असे माधव व सैतान जात होते माधवाच्या मनात आज निराळ्यास भावना उचंबळत होत्या तो आज नवीन झाला होता ती पा एक मुलगी देवळात जात आहे हातात पूजेचे ताट आहे तिच्या अंगावर अलंकार नाहीत साधे पातळ आहे गरीबाची आहे वाटते ती माधवानी तिला पाहिले त्याचे तिच्यावर प्रेम बसले तो वेडा झाला तो तिच्या पाठोपाठ जाऊ लागला ती मुलगी बावरली घाबरली ती लगबगीने जाऊ लागली माधव तिच्या होताच तिच्या हातातील पूजेचे ताट खाली पडले माधव एकदम लगळपणे खाली वाकला त्याने ते ताट उचलून तिच्या हातात दिले ती लाजली रागावली लाज नाही पटत पाठोपाठ यायला माणसे हा काय चावटपणा खबरदार पाटोपाट यालतर, मनाची नाही तर निदान जनाची तरी चहाटळ कुठला मला नसते ताट उचलता आले तुझ्यामुळे तर ते पडले असे ती संतापाने म्हणाले मादो थबकला मुलगी निघून गेली परंतु तिने मागे वळून पाहिले तो पाठोपाठ येत आहे की काय का, का तिने पाहिले ते पाहणे प्रश्नार्थक होते की इच्छार्थक होते काय होता त्या पाहण्याचा अर्थ सैताना ही मुलगी मला मिळाली पाहिजे तिच्याशिवाय मी जाणार नाही तिच्याशिवाय मला चैन पडणार नाही कोणतीही युक्ती कर वाटेल ते कारस्थान कर परंतु ती मला हवी माधव म्हणाला घाबरू नकोस तुझ्या इच्छा पुरविणारा मी परमेश्वर आहे चल माझ्याबरोबर तिकडे आपण गम्मत करू सैतानाने सांगितले दोघे चालू लागले थोड्या वेळाने एका लहानशा सैतान थांबला का थांबलास माधवने विचारले हे तिचे घर सैतान हसून म्हणाला मग हा मोत्यांचा कंठा खिडकीतून आत फेक सैतानाने सांगितले तो एक सुंदर हार होता करवंदा एवढे मोती होते सैतानाने तो माधवाच्या हातात दिला माधवाने खिडकीतून तो आज फेकला पुढे काय त्याने विचारले येथे जरा थांबू काय होते ते पाहू सैतान म्हणाला दोघे बाजूला उभे राहिले काही वेळाने ती मुलगी आली ती घरात गेली ती आपल्या खोलीत शिरली तो तेथे ते तो मोत्यांचा हार त्या हाराकडे ती बघत राहिली कसे टपोरी मोती किती पाणीदार तिने हळूच तो हार उचलला तिने तो आपल्या गळ्यात घातला तिने आळशात पाहिले तिच्या गोऱ्या गोऱ्या गळ्यात तो खुलून दिसत होता परंतु कुठून आला तो हार आईला सांगितले पाहिजे तिकडे त्या मुलीची आई काम करीत होती आई आई हा बघ मोत्यांचा हार माझ्या खोलीत होता कोणी टाकला कोठून आला मी घेऊ खातो हा बघ मी गळ्यात घातला आहे छान दिसतो नाही माझ्या गळ्यातनं दूर ना एकदा ओका ओका दिसे गळा नाही आता कसा दिसतो बघ बघ ना तू हातात घेऊन बघ पुष्कळ असेल किंमत नाही मुलगी आनंदाने सांगत होती आईने तो कंठा हातात घेतला नीट पाहून ती म्हणाली आपल्याला नको गं बाई हा कंटा गरीबांना असले दागिने काय कामाची, कोणी चोरीचा आळाही घ्यायचे आपण हा रामाच्या देवळात देऊन येऊ रामाला होईल देवळाच्या गळ्यात शोभेल देवाच्या गळ्यात तरी तो राहील का रामाच्या दागिने वेशांच्या अंगावर गेले तसा हारही जाईल रामाचा मालक नावाचा रामाचा मालक जे रामाला दिले जाते रामा ठेवले जाते ते त्याच्या प्रियकर्णीकडे जाते त्यापेक्षा माझ्या गळ्यात असला म्हणून काय बिघडले तुला कळत नाही आपण चोरीची वस्तू कशी वापरायची जी वस्तू आपली नाही ती वापरणे म्हणजे चोरी आपण रामाला नेऊन देऊ तो पुजारी मालक काहीही करो त्याचे पाप त्याला परंतु त्याच्या पापाला आपण उत्तेजन देतो आपल्याला माहीत असून त्याच्या हातात संपत्ती देणे म्हणजे आपणही पापी तू फारच बोलायला शिकलीस तुझी आई साधी बोळी आहे आपण श्रद्धेने कळावे आपल्यापुरते पाहावे जा ती धुनी धुऊन तुला काम नको नटायला मात्र हवे राणीच्या पोटी का आली नाहीस माझ्यासारखीच्या पोटी आलीस आता कर काम रडायला काय झाले ती मुलगी आपल्या खोलीत आली ती रडत बसली इतक्यात सैतान व माधव तिच्या खिडकीपाशी आले सैतानाने आणखी एक हार माधवाच्या हाती दिला त्याने तो खिडकीतून आत फेकला त्या मुलीनं तो हार पाहिला तिने तो हातात घेतला तिने गळ्यात घातला पुन्हा तिने आरशात पाहिले किती छान दिसतो मला कोणाजवळ आहे तसे हार हा हार आता आईला नाही दाखवणार लपवून ठेवीन किती सुंदर हार कोणाजवळ आहे तसे हार कोणाजवळ आहे इतकी संपत्ती कोण फेकते हार या खिडकीतून ती मुलगी स्वतःशी बोलत होती माझ्याजवळ आहे तसे हार मी फेकलेते, ते तुझ्यासाठी मी प्राणही फेकीन मग हारांचे काय तू माझ्यावर रागावून गेलीस परंतु पुन्हा मागे वळून पाहिले होतेस माझे तुझ्यावर प्रेम आहे तू माझी हो तुला सोन्या मोत्यांनी मडवीन तुला सुखी करीन खरेच माधव भावनावश होऊन बोलत होता तुमचे प्रेम आहे माझ्यावर तिने विचारले हो खरोखर खरो खर आता जा आई येईल परंतु पुन्हा कोठे भेटाल गावाबायाच्या बागेत तेथे सायंकाळी ये आपण बोलू एके ठाई बसू हात हातात घेऊ खरेच ये येईन म्हण कबूल कर येईन सायंकाळी येईन माझी वाट पहा मला काम असते ते आटोपून जरा उशीर झाला तर जाऊ नका हिने फसवले असे म्हणू नका रागावू नका तुमचे प्रेम आहे ना माझ्यावर प्रेम रागवणार नाही खरे ना हो मी वाट बघेन तुझ्याकडे डोळ लावून बसेन मी आता जाते धुनी धुवायची आहे आम्ही जातो ते दोघे निघून गेले ती मुलगी निघून गेली धुनी धुवायला गेली हार लपवून ठेवून ती गेली ती धुणी धुत होती तिच्या मनात किती कल्पना येत होत्या किती विचार उसळत होते एकदाची झाली धुनी ती धुनी लोकांकडची होती त्यांच्याकडे जाऊन ती वाळत घालून ती घरी आली पुन्हा तो हार गळ्यात घालून बसली दुपार झाली गिरणीचा बोंगा झाला तिचा भाऊ गिरणीत कामगार होता तो घरी आला भाऊ बहीण जेवायला बसली आई वाढत होती भाऊ झटपट जेवून गेला त्याला वेळ कुठे होता वेळेवर गेले पाहिजे क्षणाचा उशीर झाला तर दंड असे शिव्या खाव्या लागत आई भाऊचे लग्न कधी होणार बहिणीने विचारले देवाला माहीत आधी तुझे हवे करायला मग त्याचे माझ्या डोळ्यांदेखत एकदा तुमचा संसार सुरू झाला म्हणजे झाले दुसरी माझी आता इच्छा नाही मग डोळे मिटले तरी चालतील आई म्हणाली जेवणे खाणे झाले ती मुलगी पुन्हा गळ्यात तो हार घालून बसली किती ग सुंदर हार कसा शोभतो माझ्या गळ्याला त्यांचे माझ्यावर प्रेम आहे खरेच का प्रेम असेल प्रेम एकदम जडते म्हणतात मी त्यांच्यावर रागावले परंतु पुन्हा मीच त्यांच्याकडे वळवून पाहिले त्यांच्याजवळ हार असतील हे का मला माहीत होते परंतु पहिले खरे माझे का त्यांच्यावर प्रेम आहे गोड बोलतात गोड दिसतात आणि श्रीमंत का आहेत ते परंतु श्रीमंती काय करायची प्रेमाची श्रीमंती आधी हवी मला एक दोन दागिने आवडतात परंतु ते न मिळाले म्हणून काय झाले दागिन्यांशिवाय मी सुंदर दिसते सौंदर्याचा दागिना देवाने मला दिला आहे तेवढा पुरे केव्हा होईल संध्याकाळ अजून सावल्या तिथेच आहेत सूर्य आज आळसवला आहे जा रे सूर्य खाली असे ती मनात म्हणत मना होती कल्पनेच्या राज्यात प्रेमाच्या राज्यात गेली होती इतक्यात आईने दळायला हाक मारली गेली। हो हो हो ती गेली मायले की दळीत होत्या पायली दीड पायली दळण होते किंवा संपणार दळण हे हात का धुनी धुण्यासाठी दळणकांडण करण्यासाठीच जन्मले आहेत असे ती मुलगी मनात म्हणत होती कंटाळलीस तर उठून फुरंगटायला काय झाले तिन्ही त्रिकाळ खायला मात्र हवं जा हो मी एकटी दळीन आई म्हणाली पण मी जाते ओढीत का नाही आई तू बोलतेस भाऊ घरी आला म्हणजे तो बोलतो मी तुम्हाला नकोशी का झाली आहे का सारी मला बोलता ती स्पुंदात म्हणाली नीट वागले म्हणजे कोणी बोलणार नाही आता लहान नाहीस तू दोन लेकरांची आई शोभशील तरी पोरकटपणा जात नाही असल्या खुर्सतनाला कोण करून घेईल बायको नाही कोणी पत्कले नाही मी अशीच राहीन म्हणे अशीच राहीन लाज नाही वाटत थोबाड फोडायला हवं संपलं एकदाचे दण सायंकाळ होत आली ती मुलगी बाहेर पडली ती त्या बागेत गेली तिने इकडे तिकडे पाहिले थोडर गुलाबांच्या ताटव्याजवळ तो उभा होता तो हो तिचा श्रीमंत प्रियकर तेथे होता ती तिकडे निघाली ती लाजत होती भीत होती ती उत्सुक होती अधीर होती मन धावत होते परंतु पावले हळूहळू पडत होती सैतान दूर होता माधव तेथे ते एकट्याच होता ती तेथे ते ते गेली खाली बसली कोणी बोले क्षणभर एकमेक एकमेकांकडे बघत पुन्हा सारे शांत मी तुझी वाट बघत होतो मी घरी तुमची आठवण करीत होते तुझ्यावर खरेच माझे प्रेम आहे मला नाही खरे वाटत तुम्ही श्रीमंत मी गरीब हे पा माझे हात ओबडधोबड हात धुनी धुन भांडी घासून दळणकांडण करून ते हात ताठरले आहेत हे हात मऊ नाहीत घट्टे पडले आहेत माझ्या हातांना असे हात तुम्ही आपल्या हातात घ्याल हे बघ घेतो तुझ्या हातांसारखे सुंदर हात जगात नाहीत तू माझी राणी तू माझी प्रेम देवता हे काय तुमच्या हातात आहे गुलाबाचे फुल मला द्या ते हे घे तिने त्या फुलाच्या पाकळ्या केल्या नंतर त्या साऱ्या पाकळ्या आपल्या मुठीत धरून तिने विचारले एकी का बेकी एकी तो म्हणाला या आपण या पाकळ्या मोजू ती म्हणाली दोघांनी पाकळ्या मोजल्या त्या सम नाही निघाल्या विषम निघाल्या कोटे आहे एकी बेकी तर निघाली ती होऊन म्हणाली मग त्याने काय तुमचे प्रेम नाही म्हणून बेकी निघाली काहीतरीच तुम्ही बायका वेडे आहात अशाने का प्रेम सिद्ध होते मग कशाने प्रेमासाठी केलेल्या त्यागाने मी आता जाते उशीर होईल आई रागे भरेल ठाम जरा आली नाहीस तो निघालीस पुढे तुमचीच होणार आहे जरा धीर धरा जाऊ दे सोडा हात माझा ओबड धोबड हात तुझा फुलासारखा हात ईश्य काहीतरीस रात्र झाली आता जाऊ दे मला ती निघून गेली माधव तेथेच ते होता सैतान हळूच हसत तेथे आला माझी आठवण तरी झाली का प्रेमात अगदी दंगच सैतानाने विचारले तू दूर उभा राहत जा लोकांना तुझी भीती वाटते आणि तुला मी जगात कोणाला भीत नाही मधून मधून माधव व ती मुलगी यांच्या भेटी होत चोरून कोठेतरी जात बोलत बसत प्रेमाच्या गोष्टी होत आज पुन्हा त्या बागेत दोघे बोलत होती तुमच्याबरोबर तो कोण असतो माझा मित्र त्याची संगत सोडून द्या त्याला बघताच उदयात सर होते माझी छाती धडधड करते चांगला नाही तो माणूस दुष्ट दिसतो कपटे दिसतो त्याचे हसणे भेसूर वाटते खरंच सांगते मी त्याची संगत सोडा तुम्ही बायका भित्र्या काय करणार आहे तो मी तुम्हाला एक विचारू एक का दहा प्रश्न विचार तुम्ही कधी देवळात जाता का मी कधी देवळात जात नाही का बरे तुमचा देवावर विश्वास नाही देवळात जातो त्याचाच का फक्त विश्वास असतो तू वेळी आहेस मी या विश्वमंदिरात देवाला बघतो तो सर्वत्र आहे ज्याने सूर्यचंद्र निर्माण केले तो का फक्त देवळात आहे तो अणुरेणुत है तो चरा चरत वे भेटता हृदया छेड़ जो करते सारे हा सारा खेल लीला तो परमेश्वर ओत प्रोत भर लेला है ते चैतन्य सर्वत्र विलसत है राम रहीमना अल्लाह मना, मना, अल्ला मना ब्रम्ह मना प्रभु मना परमेश्वर मना नाव को ही दया मुख्य गोष ध्यान सुंदर बोलता तुम्हें परंतु मला आपले वाटते की देवळात जावे आणि तुम्हा देवधर्माक्ष लग्न कधी लावणार आपण असेच किती दिवस राहायचे ते बरे नाही दिसत लोक नावे ठेवतील आपण लवकर लग्न लावू असे कितीदा म्हणालात परंतु तुम्ही मनावर का बरे घेत नाही तो दुष्ट मनुष्य मोडता घालीत असेल होय ना खरेच आपण लवकर लग्न लावूया म्हणजे सारे बरे होईल होय म्हणा वेळी आयसतो तो, तो पासुर्य असतात जात आहे आकाशात अग्नी पेटला आहे त्या अग्निसमोर आपण लग्न लावू ये हा पा वारा गुणगुण करतो आहे वारा जणू विवाह मंत्र म्हणत आहे ही पा फुलेवरून पडत आहेत या जणू अक्षता त्या लहानशा मांडवातल्या लग्नापेक्षा विश्वाच्या विशाल मंडपातले हे लग्न अधिक पवित्र नाही का मला काही समजत नाही मी वेळी आहे तुमचे म्हणणे गोड वाटते खरे वाटते परंतु खात्री होत नाही जुन्या कल्पना आपल्या मानगुटीच बसलेल्या असतात खरेच इतके दिवस आपण भेटत आहोत परंतु तुझे नाव मला माहीत नाही काय तुझे नाव काय करायची नाव अशी नामरूप शेवटी मिथे आहे परंतु व्यवहारासाठी त्याची जरुरी आहे सांग तुझे नाव सांग आधी तुमचे सांगा हट्टी आहेस तू स्वभावच आहे तो आमचा सांगा नाव माझे नाव माधव सुंदर नाव तुझे सांग मधुरी खरोखर तू मधुर आहेस त्रिभुवनातील सारी गोडी तुझ्या तोतली गेली आहे मधुरी मधुरी गोड नाव जाते आता मी रोज जाते जाते म्हणतेस मग काय करू लग्न लावा म्हणजे असे म्हणावे लागणार नाही मधुरी काय आज रात्री येशील मग घरी परत जा हळूच दार उडून दार उडे राहील येशील भाऊ कामावरून दमून येतो तो, तो एकदा पडला म्हणजे मेल्यासारखा पडतो परंतु आई म्हातारी व दमे करीन तिला सारखा खोकला येतो तिला नीज लागत नाही जरा दार वाजले तरी तिला जाग येते कसे यायचे तुझ्या आईसाठी मी औषध देईन त्याने खोकला थांबेल झोप लागेल अगदी गाड झोप द्यात ते औषध उद्या सायंकाळी देईन जाते हां मी उद्या रात्री हां मधुरी निघून गेली सैतान विकट हास्य करीत पुढे आला असा चावटपणा करशील तर बघ हसायला काय झाले प्रेम का उपवासाची वस्तू माधवाने रागाने विचारले प्रेम म्हणजे विलास प्रेम म्हणजे क्षणिक बोग सैतान म्हणाला